अध्याय तीनशे विसावा जनक संवाद युधिष्ठिर म्हणतो हे कुरुराजर्षी श्रेष्ठ जेथे बुद्ध्यादिकांचा सुद्धा लय होतो असे जे मोक्षस्थान ते गृहस्थाश्रमाचा त्याग न करता ही कोण पावला ते मला सांगा त्याचप्रमाणे पितामह लिंगदेह व स्थूल या दोन देहांचा त्याग कसा करावा आणि मोक्षाचे परतत्व ते कोणते हेही मला सांगा भीष्म उत्तर करतात युधिष्ठिरा या विषयासंबंधानेही राजा आणि सुलभा नामक कोणी तापसी यामध्ये घडलेला संवाद पुरातन इतिहास म्हणून उदाहरणार्थ सांगत असतात पूर्वी मिथिला येथे जनककुलात धर्मध्वज नावाचा कोणी राजा होता संन्यास ग्रहण करून संपादावयाची जी गोष्ट म्हणजे सम्यक दर्शन अर्थात खरे ज्ञान हे त्याचे ठिकाणी पूर्ण बसत होते वेद शास्त्र व त्याचे स्वतःचे म्हणजे शास्त्र या सर्वात त्याने परिश्रम केले असून तो आपली इंद्रिये सर्वदा स्वाधीन ठेवून या पृथ्वीचे राज्य करीत होता हे नरेंद्रा अशा त्या वेदवित्या राजाची ती साधुवृत्ती ऐकून या लोकात कित्येक पुरुष त्याचे प्रमाणे होण्याची इच्छा करीत असत अशा प्रकार चाललेला असता त्या सत्ययुगाचे काली योगधर्माचे पालन करणारी सुलभा नावाची कोणी एक भिक्षुकी पृथ्वी पर्यटन करीत होती ती सर्व पृथ्वीवर भ्रमण करीत असता जेथे जाई तेथे संन्यासी लोक मिथिलेश्वरासारखा मोक्षधर्मात निपुण कोणी नाही असे म्हणताना तिचे कानिये धर्मध्वजाची ही हकीकत तिने फार बारकाईने बहुत ठिकाणी ऐकल्यामुळे आपण ऐकतो ते खरे की नाही हा संशय फेडून घेण्याकरिता समक्ष जनकाचीच गाठ घ्यावी असा तिने संकल्प केला संकल्प होताच तिने आपल्या योगबलाने आपले योग पूर्वीचे रूप टाकून दिले आणि ज्या रूपाला नाव ठेवण्यास तिळबर ही जागा नाही असे एक अत्युत्तम सुंदर रूप धारण केले ते रूप धारण केल्यानंतर ती कमलनेत्रा सुभ्रू डोळ्याचे पाते लवते न लावते तोच तात्काळ तीरासारखी विदेहनगरीत येऊन पोहोचली याप्रमाणे त्या लोकसमूहाने गजबजून राहिलेल्या रमणीय अशा मिथिला नगरीत येताच तिने भिक्षेच्या मिशाने तेथील राजाचे दर्शन घेतले तिचे ते अत्यंत सुकुमार रूप पाहून ही कोण कोणाची कोठून आली असावी अशा प्रकारे राजा मोठा विस्मयात पडला मग धर्मध्वजाने त्या सुलभेचे स्वागत करून तिला श्रेष्ठ आसन दिले व पादप्रक्षालार्थ पाणी देऊन तिला सत्कारपूर्वक उंची अन्न देऊन संतृप्त केले मग ती सुलभा भिक्षुकी सुग्रासभोजनाने तृप्त झाल्यावर हा खरोखर मुक्त झाला आहे की नाही हा आपला संशय फेडून घेण्याकरता धर्मध्वज हा सूत्रार्थवेत्या मोठमोठ्या विद्वान मंडळीत आपल्या मंत्रांसह बसला असता तिने इतर विद्वाना सोडून प्रत्यक्ष राजालाच मोक्ष धर्माचे कामी प्रश्न केला ती योगात अत्यंत निपून असल्यामुळे प्रश्न करण्यापूर्वी तिने आपल्या बुद्धीने राजाची बुद्धी व्यापून टाकली आपल्या नेत्राने तेजाने राजाचे दृष्टीचे तेज रोखून टाकले व खरे शोधण्यासाठी राजाला योगबंधानी जखडून टाकले योगबलात बलात आपण अजिंक्य हो असा जनकालाही गर्व होता तेव्हा ही आता आपले तोंड बंद करणार हातीचा आशे त्याने ओळखून तिला चकवून तिच्यावरही ताण केली मग एकाच बैठकीवर म्हणजे त्या धर्मध्वजाचे देहातच स्थूल देहाने धारण केली जाणारी छत्रादी राजिन्हे त्यापासून मोकळा असलेला तो राजा व त्रिदंडापासून मोकळी असलेली ती भिक्षुकी या उभय त्यांचा संवाद चालू झाला जनक म्हणाला हे भगवती ही दीक्षा तू कोठे घेतलीस तू निघालीस कोठे तू कोणाची कोण व आलीस कोठून या प्रकारे तिला प्रश्न करून राजा तिला म्हणाला कोणाही मनुष्याचे अध्ययन वय व जात होत या याबंधी खरे ज्ञान स्वसुखा सांग, स्व मुखाने संगितश इत होता मी हे प्रश्न तुला केूहन भेटीस आसी या प्रश्ना की नीट उत्तरे माला समझो मग विचारशील तो मी जरी राजा है तरी राजचि लोभापास मी मना साफ सुटले आता तुझ संबंधी योग्य ज्ञान माला वावे अशी उत्कंठा आहे कारण तू सम्माननीय असून मलाही मान्य आहेस आता हे भलत्या सलत्या सांगता न येणारे मोक्षसंबंधी विशेष ज्ञान मी कोणापासून संपादन केले ते ऐ पराशर गोत्रातील अत्यंत वृद्ध अशा महात्मा जो पंचशिख त्याचा मी अवित अतिशय आवडता शिष्य आहे माझ्या गुरुच्या सहाय्याने सांख्यशास्त्र योग व राजनीती हे तीनही मोक्ष प्रापक मार्ग मी पूर्णपणे चालून गेलो असून मला या तीनही मार्गा कसा तो संशय उरला नाही मला हे ज्ञान मिळण्याचा योग असा आला की हे पंचशिख यती शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पृथ्वी पर्यटन करीत असता एका वर्षी पावसाळ्यात माझे घरी चार महिने स्वस्थपणाने राहील पंचशिख सांख्यज्ञानात निष्णात असून उत्तम साक्षात्कारी असल्यामुळे त्यांनी मला यथार्थ रीतीने मोप्तीचे तिन्ही मार्ग ऐकवले आणि मला राज्यावर कायमचे कायमच ठेवले तेव्हापासून मी विषयावरील सर्व प्रेम सोडून देऊन आणि केवळ परमपदावर लक्ष ठेवून गुरूने सांगितलेले मोक्षसंबंधी तिन्ही मार्ग पूर्णपणे पाळीत असतो आता या मोक्षपायात वैराग्य हा सर्वश्रेष्ठ उपाय आहे हे मुक्तीप्रद वैराग्य ज्ञानापासून प्राप्त होते ज्ञानामुळे मनुष्य योगाभ्यासास प्रवृत्त होतो योगाभ्यासाने आत्मज्ञान प्राप्ती होते व त्यामुळे परमवैराग्य अंगी बांधते याप्रमाणे ही तिन्ही साध्य झाली म्हणजे सुखदुःखादी द्वंद्वापासून मनुष्य सुटून जीवनमुक्त होतो व मृत्यूवरही जय मिळवतो मी गृहस्थाश्रमात असताही निर्मोह व निस्संग वृत्तीने राहत असल्याने ज्ञानाची पराकाष्ठा जी सुखदुःखादी द्वंद्वापासून मुक्तता ती मला प्राप्त झाली आहे ज्याप्रमाणे नांगरून व पाणी पाजून मऊ केलेल्या शेतात पडलेले बीज अंकुरित होण्यास राहत नाही त्याचप्रमाणे मनुष्याचे कर्म बीजभूत होऊन पुनर्जन्माचे रूपाने अंकुरित होत असते परंतु तेच बी खापरात किंवा दुसऱ्या कशात घालून जर विस्तवावर चांगले भाजून मग नांगरून पाणी पाजलेल्या क्षेत्रात टाकले तर त्याला अंकुरित होण्याची जलक्षेत्राजी बाह्य साधने पूर्ववत अनुकूल असताही बीजत्व नाहीसे झाल्याने ते अंकुरित होत नाही या नयानेच माझे गुरु पंचशिख यांनी माझी बुद्धी वासना बीजरहित करून टाकली असल्यामुळे मी विषयांचा आश्रय केला तरीही वासना अंकुरित होत नाहीत आणि याचमुळे शत्रुवधासारख्या क्रूर कृत्यात किंवा स्त्री संग्रहासारख्या प्रियकृत्यात कशातच तिला गोडी लागत नाही कारण शत्रूवर रोष करणे व स्त्रियाधिकांवर प्रेम करणे दोन्ही सारखीच व्यर्थ आहेत असे पाहून माझी बुद्धी कशातच रंगत नाही देहाविषयी माझे वैराग्य इतके तीव्र आहे आणि प्रियकर्ता व अप्रियकर्ता याविषयी मी इतका उदासीन आहे की एक, एकाने माझा उजवा हात चंदनाने लेपला व दुसऱ्याने माझा दावा हात ताशणीने तासला तरी हे दोघेही मला सारखेच आहेत त्याचप्रमाणे मातीचे ढेकूळ दगड व सोन्याची लगड ही मी सारखीच लेखित असून सर्व संघापासून मुक्त असल्याने अवाप्त काम व सुखी होऊन राज्य करीत आहे आणि त्रिदंड धारण करणाऱ्या सामान्य यतीपेक्षा योग्यतेने कितीतरी अधिक आहे इतर जे मोक्षज्ञानात निष्णात झाले त्यांनी मोक्षप्राप्तीसाठी तीन प्रकारची निष्ठा सांगितली कर्म उपासना आणि ज्ञान दुसरे कोणी आहेत ते कर्माला ते काही कसो की मानकीशी कसो सर्वथा फाटा देऊन लोकोत्तर ज्ञाननिष्ठा हाच मोक्षोपाय असे समजतात तिसरे मोक्षशास्त्री कर्माला गौणत्व देऊन ज्ञानाला प्राधान्य देतात आणि चौथे कर्माला प्राधान्य देऊन ज्ञानाला गौणत्व देतात असे हे चार पंथ आहेत आमचे गुरु महात्मा पंचशिख यांनी ज्ञान व कर्म यांचे व, व विकल्पाने होणारे हे उभयविध मार्ग सोडून मोक्षाला निराळाच मार्ग काढला आहे त्यांचे म्हणणे ग्रहस्थाश्रमी असून तो यमनियमाधिकांचे पालन करील तर तो यतीच झाला आणि त्रिदंडी असूनही जर कामवासना द्वेषबुद्धी लोभ अभिमान दंभ स्नेह इत्यादिकांचा आश्रय करतील तर ते संन्यासी ग्रहस्थाश्रमातच जमा समजावे त्यांचे म्हणणे असे आहे की ज्ञानाने मिळणारा मोक्ष त्रिदंडरूपी बाह्य यतिचिन्हात जर मिळणे शक्य असेल मग तो छत्रचामरादी बाह्यचिन्ह का, का न मिळावा कारण मोक्षाला हितभूत ज्ञान उभयत्रही तुल्य असू शके एकाने त्रिदंड घेणे व दुसऱ्याने राजदंड घेणे एवढ्याने काही विशेष होते असे नवे। कारण दंड छत्र स्त्री पशु अन्न वस्त्र इत्यादी गोष्टींचा स्वीकार मनुष्य स्वार्थदृष्टीनेच करीत असतो आणि ज्याला ज्या प्रसंगी जी गोष्ट साधक तिचा तो स्वीकार करतो भुकेला असता जो मनुष्य अन्न मागतो तोच थंडीने कुडकुडताना वस्त्र मागतो म्हणजे त्यात काही विशेष झाला असे नव्हे शिवाय बंधाला हेतू पदार्थावरील आसक्ती असते पदार्थाचे अल्पत्व किंवा बहुत्व हे नसते मग काष्टदंड काय आणि स्वर्णदंड काय एकच बरे कोणी मनुष्य मूळ गृहस्थाश्रमी असता गृहस्थाश्रम सदोष आहे असे पाहून त्याने अन्याश्रम घेतला तर एकाचा त्याग व दुसऱ्याचा स्वीकार या कारणाने तो संगमुक्त झाला असे मुळीच होत नाही शिवाय राजेपण सोडून संन्यासी होण्याला असे सवळ कारण आहे तरी कोठे आहे कृपेने कल्याण व अवकृपेने अकल्याण करण्याचे सामर्थ्य जसे राजास असते तसेच भिक्षुकासही म्हणजे संन्यासासही आशीर्वाद किंवा शाप रूपाने आहेच मग संन्यासीच मुक्त व्हावे आणि राजे का होऊ नये मोक्षाविषयी खरा प्रकार असा आहे की राजैश्वर्याने त्याला कधी बाध येत नाही परमपदाचे ठिकाणी अनन्य लक्ष ठेवून ज्याने ज्ञान संपादन केले तो त्या ज्ञानानेच सर्व पापांपासून मुक्त होतो भगवी वस्त्रे घेणे डोई मुंडणे त्रिदंड घधरणे कमंडलू घेणे या सर्व वरकांती चिन्हे आहेत माझे मते यांचा मोक्ष देण्याशी काहीही ना संबंध नाही कारण ही सर्व चिन्हे असूनही जर ज्ञान नसेल तर मोक्षे मिळत नाही असाच जर अनुभव आहे तर सर्व दुःख मोक्ष करण्याचे कामी ही आश्रयचिन्हेश्रमचिन्हे व्यर्थ आहेत हे उघड झाले कदाचित या चिन्हांचे आश्रयाने दुःख कमी होते अशा समजुतीने तू तु यांचे ग्रहण केले असेल तर तोच न्याय माझे या छत्राधिकाला का लागू नसावा सत्य हे आहे की दारिद्र्यात मोक्ष नाही आणि श्रीमंतीत बंधन नाही श्रीमंतीत काय आणि गरिबीत काय ज्ञान मिळेल तरच प्राणीमुक्त होईल यासाठी अज्ञानी जीवाना बंधासवीकार मी तुला घडलेला दिसत आहे तरी खरोखर मी ज्ञान बोक्षपदाला जखडलेला आहे जडलेला आहे हे तू पक्के समज धनरा धनदारादिरूपाने पुरुषाला जखडून टाकणारा हा जो राज्य रूप पार्श्व तुला दिसतो आहे तो मोशास्त्ररूपी सहानेवर पाजळून तीव्र केलेला त्याग आणि असंगद्रूप शस्त्राने मी साफ तोडून टाकला आहे या प्रकारे हे भिक्षुकी मी राज्यावर असूनही मुक्त आहे तू योगिनी आहेस असे पाहून मला तुझबद्दल प्रथम आदर वाटला पण आता मी तुला स्पष्ट सांगतो की तुझे वर्तन योगिनीपणाला शोभत नाही तू अत्यंत सुकुमार आहेस तुझे शरीर रूप आणि तू तपश नसून टुछ तेव्हा अशात तू योगिनी असशील कशी असा सहजच संशय येतो शिवाय तू धरलेल्या या संन्यास दीक्षेला न शोभणारे असे वर्तनही तू करीत आहेस कारण मी मुक्त आहे हे कि नाही हे पाहण्यासाठी तू मुद्दाम येऊन माझे शरीरात जबरीने घुसलीस व मला हाडून पाडण्याचा प्रयत्न केलास संन्यासाला हे कशाला पाहिजे तुझ्यासारख्या वासनाधीन झालेल्या योगिनीचे हातात त्रिदंड ही संन्यासाश्रमाची निशाणी असे विसंगत दिसते तुझ्या असल्या कृतीने तुझ्याकडून संन्यासाश्रमाचे योग्य पालन होत नाही निसंग बनलेल्या मनुष्याने आपल्या आश्रमाला अनुचित कर्मे न करिता आपल्या धर्माचे योग्य परिपालन करने मुख्य कर्तव्य है पोगबुद्धि तू मजा देहा प्रवेश या तुझा परकाया प्रवेशाने तुज कड़ी कोष घड़लाई को हेतु तू मजा राज्य व नगर शिरलीस इतके नवे तर तू मजा हृदयात एकदम प्रवेश केपेक्षा तुझा मजा या का पूर्व संकेत होता तू चार वर्णां श्रेष्ठस्था ब्राह्मण वर्णा स्त्री है वी क्षत्रिय वर्णा है या दोन वर्णां संयोग शास्त्रसंम्मत नहीं मनु संगतो कि वर्णसंकर करना प्रवृक्ष हो तू मोक्षप्रत संन्यासाश्रमा की दीक्षा घी है वी गृहस्थाश्रमा परिपालन करीत अर्थात माझ्या शरीरात प्रवेश केल्यामुळे संन्यासाश्रमातून पुनश्च गृहस्थाश्रमामध्ये येणे हे आश्रम आश्रमशंकराचे दुसरे भयंकर पातक तुझेकडून घडले आहे बरे तू व मी परसगोत्र आहो किंवा भिन्नगोत्र आहो याची माहिती तुला नाही व मलाही नाही असे असता तू माझ्याशी संबंध केलास आणि मी जर कदाचित तुला सगोत्र असलो तर हा गोत्र संकर करना तिसरा दोष तू केला के है। तसे च तुला पहिला नवरा तो जीवंत है का तुला टाकून पर ही दाद मला यून भिटलीस परंतु तू जर पूर्व विवाहित तर परस्त्री या नत्या माला अर्थात अगम्य है तू मजी संलग्निस तर अक्षम्य गमन रूप धर्मसंकर करण्याचे चौथेही दोषास तू कारण झालीस आता या ज्या अनेक गोष्टी तू केल्यास या काय जाणून बुजून काही पोटातल्या मतलबास्तव केल्यास का अज्ञानाने केल्यास किंवा भलतीच समजूत पडल्यामुळे केल्यास की तुला कोणी नियंत्रण असून तू केवळ स्वतंत्र आहेस तसे असले तरीही तू दोषीच आहेस कारण नस्त्री स्वातंत्र्य मरहती असे शास्त्रवचन असल्यामुळे ते उल्लंघून तू जर स्वैर वागू लागली असलीस तर शास्त्रोल्लंघनाचा दोष तुझ्याकडे येऊन तुझे ते सर्व ज्ञान फुकट गेले असे समज शिवाय मजवर जय मिळवण्याचे इच्छेने तू मजवर दांडगाईने चाल करून येऊन माझ्या या सर्व सभासदांसमक्ष तू उघडपणे माझ्याशी वाद घातलास हे तुझे करणे दुष्टस्त्रीला शोभणारे आहे या तुझा तुझ्या तुझे कडून एक तिसरा दोष घडला असून तुझे माझे मनाचा मेळ बसावा अशी तुझी इच्छा असल्यास त्या योगे हो तिचा बिघार मात्र झाला आहे कारण तू जयेच्छेचे भरात केवळ मजवरचा पगडा बसवीत नसून मोठमोठ्या विद्वानांनाही भर, विद्वानांनी भरलेली ही जी माझी धर्मसभा हिच्याही डोळ्यात तू धूळ झालू पाहत आणि आपले पक्षाचा वरपगडा व माझे पक्षाचा पाडाव करण्याचे बुद्धीनेच तू माझ्या या पूज्य सभासदांकडे असे कटाक्ष फेकीत आहेस माझे योग वैभव तुला असह्य झाल्याने तुझे योग सामर्थ्याला ऊत येऊन मजवर छाप बसवावी अशी तुला भूल पडल्यामुळे तू आपले सत्व माझ्यात मिसळलेस परंतु हे तुझे करणे विष व अमृत एक करण्यासारखे आहे कारण हा स्त्री पुरुष संबंध असा आहे की स्त्री व पुरुष ही जर परस्पर सकाम असून त्यांचा संयोग होईल तर तो अमृतुल्य असतो तु। पण त्यातील एक पक्ष सक्त व एक विरक्त असला की तो समागम विषतुल्यच होय प्रस्तुत स्थली तू मदविषयी कामुक असलीस तरी मी तुझविषयी तसा नसल्याने मधशी तुझा हा संगम म्हणजे विषतुल्य दुष्ट होय याकरता हे संगमाचे रहस्य नीट ध्यानात घे आणि तुझ्या संन्यासाश्रमाला उचित अशा धर्माचा त्याग न करता त्याचे पालन कर तू ही जी सर्व चौकशी केलीस ती हा जनक खराच मुक्त आहे की नाही हे पाहण्यासाठी कपटबुद्धीने केली आहेस आता तू जरी ही सर्व गोष्ट आपल्याकडून कितीही गुप्त ठेवली असलीस तरी मजपुढे लपवण्यात अर्थ नाही कारण ते तुला साधणार नाही यासाठी मी तुला सांगतो की या प्रकार ते वेषांतर करून स्वतःचे कामासाठी किंवा दुसऱ्या कोणा राजाचे कामासाठी माझी परीक्षा पाहत असलीस तरी माझ्याशी ते चोरू नको कारण ब्राह्मण राजा किंवा स्त्री जातीला अनुरूप अशा गुणांनी युक्त असणारी स्त्री याकडे कोणी केव्हाही कपटाने जाऊ नये गेल्यास ही ती घे कपटाने येणाऱ्याचा नाश करतात सत्ता हे राजांचे बोल आहे ब्रह्म हेच ब्रह्मवित्यांचे बोल आहे आणि रूप यौवन व सौभाग्य हे स्त्रियांचे अनुत्तम बल आहे या करता या प्रकारचे बलाने युक्त असणारे जे राजा ब्राह्मण व स्त्रिया त्याचकडे स्वार्थबुद्धीने कोणास जाणे असेल तर त्याने सरळपणाने जावे कारण अशांशी कुटीलपणा केल्यास नाशक व्हावायचा या करता तू आपली जाती आपले अध्ययन आपले चरित आपला भाव स्वभाव व आगमन कारण यथार्थरूप मला सांग भीष्म म्हणतात या प्रकारे जनकराजाने त्या सुलभेची दुःखदायक अयोग्य व असमंजस अशा वाक्याने निर्वत्सना केली तरीही ती सुलभा डगमग्नील आहे परंतु त्या रूपवती सुलभेने राजाचे भाषण संपताच आपले रुचिर रूपासह किंवा राजाचे त्या कठोर भाषणाहून अधिक गोड असे भाषण आरंभिले सुभा म्हणाली राजा तू पुष्कळ भाषण केलेस खरे पण भाषण कशाला म्हणतात ते तरी ऐक जे भाषण वाणीचे नऊ दोष व बुद्धीचे नऊ दोष यापासून दूर असून शिवाय अष्टादश गुणांनी युक्त यथार्थ था असेल आणि त्यात सौक्षम्य सांख्य क्रम निर्णय व प्रयोजन या पाच गोष्टी समुच्चयाने असतील त्या भाषणाला किंवा शब्द समुला वाक्य असे म्हणतात आणि असलेच वाक्याला प्रामाण्य असते आता व्यवहारात योजल्या जाणाऱ्या वाक्यात अवश्य अशा ज्या या सौक्ष्माधिक पाच गोष्टी त्यांचे पृथक पृथक लक्षण पद वाक्य पदार्थ व वाक्यार्थ या चारही प्रकारांनी मी तुला सांगते ते ऐ जेव्हा पुढे आलेल्या विषयवाक्यात वाक्याचे प्रमय भूत असे भिन्न भिन्न अनेक अर्थ संभवत असल्याने बुद्धीला हाच अर्थ खरा असा, असा निश्चय करण्याची मारामार पडून ती बुचकळ्यात पडते तेव्हा वाक्याचा या संदिग्धपणाला किंवा दुर्ज्ञेयपणाला सौक्ष्म्य असे म्हणतात कोणत्याही अर्थासंबंधाने पूर्वपक्ष व सिद्धांत यात असणाऱ्या गुणदोषांचे जे यथाभाग गणन त्याला सांख्य असे समजावे या उपरी गणित गुणदोषांचे बलाबल पाहून त्या धोरणाने आधी किंवा मागून शब्दांशी बोलण्याची योजना करणे याला क्रम असे वाक्यव्यक्ते लोक म्हणतात धर्म अर्थ काम व मोक्ष या चतुर्विध विषयातील कोणत्याही विशिष्ट विषयासंबंधे उपन्यास केला असता वाक्याचे अखेरीस ही गोष्ट अशीचे अशीच आहे असे युक्तीला धरून जे निश्चयपूर्वक सांगणे त्याला विनिर्णय असे म्हणतात आणि हे नरेंद्रा वक्त्याचे ठाई कोणत्या विशिष्ट विषयासंबंधे प्रेम किंवा द्वेष असता त्या मनोविकाराच्या आधिक्याने त्याला त्रास होऊन त्याची त्या विषयाला अनुकूल किंवा प्रतिकूल होणारी जी वृत्ती तिलाच प्रयोजन असे म्हणतात आणि मी आता वर्णिलेली सौक्ष्म्यादी पाचही अंगे एकाच कोणत्या तरी पोषणार्थ एकत्र होतात तेव्हा त्या पंचांगयुक्त पदसमूहास वाक्य असे म्हणतात आणि जे मी आता बोलणार आहे ते अशाच प्रकारचे वाक्य असेल ते तू ऐ माझे वाक्य उपेता किंवा अर्थपूर्ण अभिन्नार्थ म्हणजे दुट्ट्रि नवे असे एकार्थक व न्यायानुसारी असून त्यात विनाकारण फाजील शब्द नसतील म्हणजे ते संक्षिप्त किंवा आटोपशीर असेल ते श्लक्ष्ण म्हणजे कोमल असे साहित्याशास्त्रात चोवीस शब्दगुण सांगितले आहेत त्यांची नावे श्लेष प्रसाद, समता, प्रद सुकुमारता, अर्थव्यक्ति का उदारत्व, उदात्तता, ओज और्जित्य, प्रेयान सुशब्दता सधि सौक्ष्म्य, गां विस्तर संक्षेप समिताविक गति रीति प्रौढ़ी यापैकी सुलभेचे पद्धती पद्धतीप्रमाणे जो श्लक्षण म्हणजे कोमळपणा गुण त्यातील वरील चोवीसापैकी श्लेष साम्य कांती ओज और्जित्य औदार्य रीती व गती या अठांचा अंतर्भाव होतो उपेतार्थत्व हीच यातील अर्थव्यक्ती अभिन्नाथत्व म्हणजे प्रसाद न्यायानुसार म्हणजे उदात्त अनाधिक म्हणजे संक्षेपयुक्त इत्यादी प्रकारे सुलभेचे वर्गीकरण वरील 24 गुणांचा अंतर्भाव समजावा स्पष्ट व श्रेष्ठ असेल त्यातील अक्षरे गुरु किंवा खरं किंवा निरस नसतील तसेच शास्त्रपरांगमुख असे जे लोक त्यासमध्ये भाषण सुखदायक होणार नाही अर्थात ते ग्राम्य अस्लील किंवा अमंगल असे असणार नाही तसेच ते अनृत म्हणजे ज्याला पुराणीकात पुराणादिकात आधार नाही असे असेही असणार नाही अर्थात साधार असेल ते धर्मशास्त्र अर्थशास्त्र कामशास्त्र यातील सिद्धांतांशी विरुद्ध असणार नाही किंवा गांढळ देशी भाषेत असणार नाही शुद्ध संस्कृत असेल ते न्यून म्हणजे इष्टार्थ प्रकाशनाविषयी असमर्थ म्हणजे अपुरे असणार नाही ते कष्टपद कष्टप्रद कि छंद व्याकरणाधिकांसे दोषा युक्त दुर्बोध अदे क्रमाला सोड़ योजले नही शब्द अध्याहृत तर्काने पूरे करना कारण पड़ना नहीं तसेफल किुक्तशून्य ही नहीं क्या भाषण काम क्रोध भय लोभ दैन्य दर्प लज्जा कृपा किंवा अभिमान या नहू बुद्धिदोषांपैकी एकही असणार नाही कारण राजा कोणत्याही तत्वनिर्णायक भाषणात वक्ता श्रोता आणि वाक्य म्हणजे वचन ही तिन्ही जेव्हा अविकल व सिद्धांताला अनुकूल मिळतात तेव्हाच विवक्षित अर्थाचा स्पष्ट प्रकाश किंवा बोध होतो एरवी होत नाही ज्या भाषणात वक्ता हा श्रोत्याला न जुमानता केवळ स्वतःला संमत असाच अर्थ स्थापित करू पाहतो त्या भाषणात खरा खरा उत्कृष्ट अर्थ असेल तो मनात भरत नाही बरे जेथे वक्ता स्वतःचा अर्थ एक असता तो एकीकडे ठेवून केवळ श्रोत्याला संतुष्ट करण्याकरता त्याच्याच मतलब घेऊन बोलतो त्यावेळी वक्त्याच्या खऱ्या अर्थाबद्दल भ्रम उत्पन्न होतो अर्थात असलेही भाषण सदोष म्हणायचे याकरता हे राजा जो वक्ता आपण व श्रोता या उभयतांचे अर्थाला अनुकूल असे भाषण करतो तोच खरा वक्ता इतर नव्हे अर्थपूर्ण असे एकाग्र चित्ताने श्रवण कर हे नृपाला मी कोण आहे म्हणून तू मला विचारलेस त्याचे उत्तर ऐक ज्याप्रमाणे लाकूड आणि त्यावरील लाख किंवा मृतकण व उदकबिंदू हे परस्पर चिकटून असतात त्याप्रमाणे प्राण्याचे ही उत्पत्तीचा प्रकार है शब्द स्पर्श रूप रस वंध विषय ग्राहक अच्छी पंचज्ञाने खरी पहता एकमेक पृथक पृथक आता ही लाख किस्ट या प्रमाण आत्म्या चिप्ट है ही पृथक कि एकत्र विचार ले तुम्हें को तर त्यांना काही उत्तर देता येणार नाही हे खास समजावे कारण ती जड आहेत आणि ज्याप्रमाणे लाख व लाकूड ही पृथक असताही मुलाचे लाकडी खेळण्यात संयुक्त झाली आहेत त्याचप्रमाणे प्राणी हे चित व अचित म्हणजे चिदात्मा आणि जड जी देह व इंद्रिये त्यांचे मिलाफाने उभे झाले आहेत आणि म्हणून तू मला कोण असा जो प्रश्न केलास तो जर मदगत चिदंशाला उद्देशून असेल तर तो चिदंश तुझ्यात तोच माझ्यात आहे मग त्या संबंधाने मला निराळी माहिती का विचारतोस तो दोघातही वाङ्मनातीतच आहे त्याचे वर्णन कोणी सांगावे बरे जर हा प्रश्न देहेंद्रियांना उद्देशून केला असेल तर एक तर ती जड असल्याने उत्तर देण्यास असमर्थ आहे व दुसरे ती तुझ्यात आहेत तशीच माझ्यात पण आहेत मग त्या संबंधे निराळे काय समजायचे उरले बरे त्या जड़ जडचेतनांच्या समुदायाला किंवा संघाताला हा तुझा प्रश्न असेल तर तुझ्यातही हाच संघात आहे मग माझ्यात निराळे उत्तर ते काय असणार नेत्रादी जी इंद्रिय त्यांना ती पृथक समजा की एकत्र समजा अचेतनत्वामुळे स्वतःचेही ज्ञान नाही व परक्याचेही नाही यात उदाहरण डोळ्यासच आपले डोळे पण माहीत नाही किंवा स्वतला पाहता येत नाही कानांची ही तीच अवस्था आहे शिवाय या इंद्रियांना आपली नेमलेली कामगिरी सोडून दुसऱ्या कुणाची कामगिरी करता येत नाही अशी ही एक मार्गी आहे बरे ही सर्व जलमृत्तिकेप्रमाणे एकत्र झाली तरी त्या संयोगानेही त्यांना काही अधिक होत नाही इतकेच नव्हे तर त्या इंद्रियांना आपापली नेमकी कामगिरी बजावणे ते देखील बाह्य विषयांचे सहाय्य वाचून साधत नाही इतकी ती पंगू आहे कशी ती ऐक डोळ्यास एखादी वस्तू पाहणे तर बाह्य जो सूर्य प्रकाश त्याचे सहाय्या वाचून पाहता येत नाही कारण कोणत्याही गोष्टीचे दर्शन होण्यास वस्तूचे रूप नेत्र व प्रकाश या तिन्ही गोष्टी हेतुत असतात जो हा प्रकार नेत्रांचा झाला तोच इतर इंद्रिये व त्यांचे ज्ञेय विषय व त्यांचे प्रकाशक या संबंधे आहे आणि कोणी म्हणेल की सूर्यप्रकाश आहे व चक्षू नाही तरी वस्तूचे ज्ञान अशक्यच आहे मग त्यात चक्षुचे उणे काय सांगावे सूर्याचेही तसेच आहे तर त्याचे उत्तर असे आहे की चक्षूला स्वतःपुरते सामर्थ्य आहेसे जे वाटते ते पुरापूर त्याचे कोठे आहे चक्षुचे ज्ञान किंवा प्रकाश व त्याचे ज्ञेय म्हणजे रूप हा विषय यांची सांगड घालणारे मन म्हणून तर नुसता चक्षु प्रकाश व रूप ही एकत्र येऊनही काही फल होणार नाही येतावता ही इंद्रिये इतकी लंगडी आहेत की हे उघड झाले आता हे जे मन म्हणून सांगितले त्याला बाह्य प्रकाशाची अपेक्षा नसते कारण डोळे मिटले तरी त्याचा व्यापार चालतो यास्तव ते स्वयंप्रकाश आहे असे कोणी म्हणेल तर तसे मात्र नाही याला देखील घट पाहणे तर चुशी अपेक्षा लागतेच शिवाय या मनापुढे कोणती गोष्ट आली असता ती खरी की खोटी अशा प्रकारच्या दोन बाजू या मनापुढे उभ्या राहून ते नेहमी बुचकळ्यात पडत असते आणि बुद्धी नावाचा जो एक बारावा गुण आहे त्याची त्या संकटात त्याला अपेक्षा लागते ज़ मग ही बुद्धी पूर्वी मनाला ज्या ज्ञेय गोष्टीबद्दल संशय पडला असेल त्याचा उलगडा करून निश्चय ठरवते बरे ही बारावी जी बुद्धी ही जर स्वतंत्र म्हणावी तर तसेही नाही तिचे ठिकाणी सत्व नामक एक दुसराच तेरावा गुण आहे त्याचे बलावरती असते व या सत्वाचे प्रमाणावरूनच अमुक प्राणी महासत्व आहे प्रमुक अल्पसत्व आहे असे अनुमान केले जाते या सत्वाचेही मागे अहंकार नावाचा चौदावा गुण आहे अर्थात सत्वही स्वयंप्रकाश नाही या गुणामुळेच मनुष्य हा माझा आहे तो माझा हवे, असे मानित असतो परंतु हा अहंकारही स्वयंप्रकाश नाही कारण राजा याचे पलीकडे वासना म्हणून एक पंधरावा गुण आहे श्रुतीमध्ये प्राण श्रद्धा खम वायु ज्योति आप पृथ्वी इंद्रिय मन अन्न वीर्य, तप मंत्र कर्म लोक आनाम या सोा कला युक्त अे हे जगत या सोा ही पृथक कला एकत्र करून त्याने कर हे जगत ही वासनाच अहंकाराचे ठिकाण निर्माण करते परंतु ही वासनाही प्रकाश नाहीच कारण त्या वासनेलाही उपादानभूत असा त्रिगुण संघातरूप अविद्यानामक सोळावा गुण आहे ही अविद्याच या जगद्रूपी विक्षाला वृक्षाला बीजस्थानी आहे या अविद्येलाच धरून प्रकृती आणि व्यक्ती किंवा माया आणि प्रकाश असे दोन गुण सतरावा व अठरावा राहतात पण यापैकी एकही स्वप्रकाश नाहीच या अठरा पलीकडे सुख दुःख जरा मृत्यू लाभहानी प्रिय अप्रिय अशा प्रकारच्या द्वंद्वांचा योग हा एकोणीसावा गुण आहे हा प्रकृतिकार्य रूप असल्याने अर्थातच स्वप्रकाश नाही या एकोणीसाव्या पलीकडे काल नावाचा एक विसावा गुण आहे हा काल म्हणजे अविध्योपाधी जीवच होय आणि या जीवाच्या सत्सद्वासनांचे योगानेच त्याला रूप भावे लागते म्हणून यालाच काल असे म्हटले आहे या विसाव्या कालामुळेच प्राण्यांना जन्ममृत्यू प्राप्त होतो या विसांचा एक मिलाफ व त्याशिवाय पंचमहाभूते आणि सद्भाव व असद्भाव हे वस्तुप्रकाश दोन गुण मिळून एकंदर सत्तावीस होतात या सत्ताविसांशिवाय विधी म्हणजे वासनेला बीजभूत असे धर्माधर्म शुक्र म्हणजे वासनेला जागृत करणारा संस्कार व बल म्हणजे वासनेच्या विषयप्राप्त्यर्थ यत्न ही तीन गुण मिळून एकंदर तीस संख्या या गुणांनी सांगितली जाते हे तीस ही गुण ज्यात संघटित रूपाने असतात त्याला शरीर असे म्हणतात या तीस तत्वांचे मूळ कारण अव्यक्त प्रकृतीही आहे असे कपिलानुयायी निरीश्वर संख्य म्हणतात बरे स्थूलदर्शी जे चार वाघ ते चार प्रकारचे व्यक्त पर, व्यक्त परमाणूंना त्याचे कारण म्हणतात कणादानुयायी आहे ते व्यक्त परमाणु अव्यक्त व अव्यक्तासे काल अदृष्ट ईश्वर याप्रमाणे व्यक्ता व्यक्त, व्यक्त असे उभयात्मक कारण समजतात कोणी माया व ईश्वर आणि जीव व अविद्या अशा चोहोंना याचे कारण म्हणतात हे ही कसे हे असले तरी अध्यात्मचिंतन आहेत ते प्रकृतीला त्या गुणांचे कारण समजतात ही अव्यक्त प्रकृतीच या तीस गुणांच्या रूपाने व्यक्त होते आणि हे राजा मी तू व इतर सर्व शरीरी हे सर्वही या प्रकृतीमुळेच आहेत यास्तव तू कोण असा प्रश्न मला तू करणे न्याय्य नाही कारण तू तीच मी व सर्व शरीर तेच असा प्रकार आहे असो हे राजा गर्भातील बिंदुनिषेकापासून सर्व प्राण्यांच्या ज्या अवस्था होतात त्यांची संप्राप्ती प्रथम स्त्री चे रेतो बिंदु ते ठिकाणी पुरुषाचा रेतोबिंदू स्थिरावताच त्याला शोणित मिळून त्यापासून होते प्रथम या शुक्र शोणितांचे मिश्रण होऊन जो एकजीव पदार्थ बनतो त्याला कलल असे म्हणतात या कललापासून काही कालाने बुद्बुद म्हणजे एक बुडबुडा तयार होतो तो बुडबुडा विस्तार पाहून त्यापासून पेशी म्हणजे गर्भकोष तयार होतो या गर्भकोषातून अंगे निर्माण होतात मग अंगापासून पुढे नख रोम इत्यादी रूढ होतात त्याचप्रमाणे नऊ महिनेपर्यंत वाट पूर्ण होताच जंतू जन्म पावतो जे उदराबाहेर येतो जन्म झाला म्हणजे त्याला रूप व नाम ही प्राप्त होतात त्याची देहावर ज्या प्रकारची खूण असेल त्याप्रमाणे त्याला स्त्री वर्गात किंवा पुरुष वर्गात गणू लागतात जन्मताच कोणाही प्राण्याचे रूप पहिले असता त्याची नखे व बोटे लाल दिसतात परंतु हे रूप पुढे थोड्याच काळाने दिसेनासे होऊन त्याला कुमारावस्था प्राप्त होते कौमारा पुढे यवन येते आणि यवन गेल्यावर वार्धक्य येते अशा क्रमाने प्राण्याची सारखी अवस्थांतरे होत राहतात आणि प्रत्येक पुढील अवस्थेत तत्पूर्वीचे रूप नाहीसे होत जाते सारांश भेदाने परिणित होणाऱ्या शरीराच्या ज्या घटक कला सांगितल्या त्यांचा सर्वही भूतांच्या शरीरात क्षणोक्षणी पालट होत जातो परंतु तो अत्यंत सूक्ष्म असल्याने लक्षात येत नाही राजा या शरीराच्या एका अवस्थेचा लय व दुसऱ्या अवस्थेची उत्पत्ती हा प्रकार दीपज्योतीच्या गतीप्रमाणे अगम्य म्हणजे चोरटा आहे कारण विचार करू पाहिलं तर त्याला स्पष्ट असे समजते की प्रत्येक ज्योती जो दीपज्योतीत प्रतिक्षणी तेलाचे काही परमाणू ज्योतिरूपास येऊन नहि होत असतात त्यांचे जागी नवीन चढत असतात अर्थात ज्योतीचे अंतर्गत सारखा फेरबदल होत असतो परंतु स्थूल दृष्टीला हे जर ध्यानात येत नाही तसात या शरीराचे अवस्थांतराचे संबंधाने होत असतो अर्थात गेल्या क्षणी जो देह हो होता त्या या क्षणी नाही व या क्षणाचा पुढील क्षणी उरत नाही मग तू कोण हा प्रश्न करणे वेडगळ नव्हे काय सारांश भरधाव पडणाऱ्या शर्यतीचे घोड्याप्रमाणे जर यावत लोकांचे शरीर सर्वथा अस्थिर आहे तर कोण कोठून आला आणि कोठून आला नाही अमुक वस्तू कोणाची आहे किंवा कोणाची नाही हे अमुक कोठून आले अथवा ना आले नाही इत्यादी प्रश्न केवळ असमंजस होत फार काय परंतु सर्व प्राणी ज्या शरीराला आपणच असे समजतात त्या शरीराचे अवयवांचा आणि त्यांचा संबंध तरी कसला आहे सूर्य व सूर्यकांत चकमक व गारगोटी किंवा दोन मंथन कि वल्ली यांच्या योगाने जसा अग्नि निष्पन्न होतो तसेच आता सांगितलेल्या तीस कला पासून यावत प्राणी उत्पन्न होतात ज्याप्रमाणे तू आपणच आपल्या शरीराला व आत्म्याला पाहतोस त्याचप्रमाणे त्या आत्म्याला माझेही शरीरात का पाहत नाही आणि जर तू स्वतला व दुसऱ्याला समदृष्टीने पाहत तर मग मला तू कोण आहेस कोणाची आहेस हे प्रश्न कशा करता करतोस हे मिथिलाधीपा न असा भेद करणाऱ्या द्वैतापासून जर तू खरोखरच मुक्त असू कोण कोणाची कुठून आलीस इत्यादी प्रश्न मला करण्याचे तुला काय बरे प्रयोजन जो राजा शत्रू मित्र किंवा मध्यस्थ आणि विजय संधी अथवा विग्रह इत्यादी संबंधात भिन्न भिन्न भावनेने वाटतो त्याच ठिकाणी मुक्ताचे लक्षण कोणते म्हणून समजावे कोणत्याही प्रकारचे कर्म असो त्यात सात प्रकाराने व्यक्त होणाऱ्या धर्म अर्थ व काम या त्रयींचा संबंध असायचाच हे ज्यास ओळखत नाही व जो या त्रिवर्गांची आसक्ती ठेवतो अशा ठिकाणी मुक्ताचे लक्षण ते कोणते ज्याची दृष्टी प्रिय व अप्रिय आणि बलवान व दुर्बल यांचे ठिकाणी समानच असत नाही त्याचे ठिकाणी मुक्ताचे लक्षण ते कोणते ओळखावे याप्रमाणे राजा तू मोक्षाचे ठिकाणी खरा संलग्न नसूनही मी मुक्त असा तुला अभिमान झाला आहे त्यार्थी हा वृथाभिमान तुझे हितचिंतकाने तुझपासून झाडला पाहिजे कारण पथ्य न करता रोग्याला औषध देण्यात तरी काय फायदा हे अरिमर्दना मुक्ताचे लक्षण दुसरे ते काय असायचे व्यवहारात स्त्री पुत्राधिक जी मनाची चिकटून राहण्याची स्थाने आहेत त्या सर्वांचा नीट विचार करून ती सर्व आपण आपले अंतरात्म्याचे ठिकाणीच पाहण्यास शिकावे म्हणजे झाले तू मोक्षासक्तीचा बाणा बाळगतोस तथापि या स्त्री पुत्रांशिवाय ही आणखी चार सूक्ष्म अशी तुझे आसक्तीची स्थाने आहेत ती मी सांगून देते आई या स्थानांचा संबंध शयन उपभोग भोजन व आच्छादन या तुझ्या चार व्यवहारांशी आहे तू मला विचारलेस की तुला माझे राज्यात कोणी येऊन दिले हा तुझा प्रश्न असमंजस नव्हे काय पहा बरे जो राजा आपणा सार्वभौम म्हणून सर्व पृथ्वीचे एकछत्री राज्य करत असतो तो एकच एक प्राणी असून एवढ्या अफाट पेगी काय तो एका नगरातच राहतो नगरात तरी तो सर्वभर असू शकतो काय त्या नगरापैकी राजवाडा म्हणून एक घर असते तेवढ्यातच त्याची वस्ती असते ते घर तरी सारे तो व्यापित नसून त्यातील निजावयाची एक खोली असते ती तो रात्रऊ पडतो खोलीची तरी सर्व जागा व्यापून नसून त्यातही घातलेल्या एका पलंगावर तो पडतो पण तो पलंगही पुरापूर त्याच्या वाट्यास येत नाही त्याची अर्धांगी म्हणवणारी स्त्री त्या पलंगापैकी अर्धी जागा अगोदरच अडवून ठेवते यावरून तू पहा सर्व पृथ्वी माझी माझी म्हणून कवटाळणाऱ्या फलतः त्या पृथ्वीचा केवढाचा अंश भोगाव्यास सापडतो मग फाजी लहाव धरणं हे मूर्ख पण नव्हे काय पृथ्वीप्रमाणेच भोजन आच्छादन व उपभोग या संबंधी वस्तूशीही त्याचा संबंध फार मर्यादितच असतो शिवाय या उपभोगाच्या वस्तू त्याचप्रमाणे कोणावर निग्रह किंवा अनुग्रह करणे या कामी राजा परतंत्र असून त्याला अल्पांतच तृप्त राहावे लागते इकडे राजकारणातील संधी विग्रह इत्यादी उपाययोजनाचे कामी काय स्वत स्त्री संघ विहार आणि क्रीडा करणे असले तरी त्या कामी देखील राजा सर्वदा परतंत्र असतो कोणतीही सल्ला करणे तरी मंत्रिमंडळाकडे पाहावे लागत असल्याने राजाला स्वतंत्र स्वतंत्रता म्हणून नाही कोणी म्हणेल की आज्ञा करण्याचे कामीतील राजा पूर्ण स्वतंत्र आहे की नाही पण तेथे तरी स्वातंत्र्य कसले तोंडातून अक्षर काढण्यापुरते कदाचित असले तरी त्या आज्ञेच्या बजावणीचे कामी, तो प्रतिक्षणे परतंत्र नोकर चाकर करतील तसेच वेळोवेळी जगत त्याला पत्करावे लागते फार काय सांगावे राजाने झोप घ्यायचे मनात आणले तरी त्याला ते हुकमी साधत नाही कारण कामकाजासंबंधे अनेक अर्जदार लोक भेटीसाठी बसलेले असता त्यांच्या भेटी, भेटी घेऊन त्यांना वाटेस लावेल तेव्हा राजा नेवत निजाव्या जाईल बरे लोकांचे परवानगीने एकदा विछाण्यावर पडला तेथे तरी स्वातंत्र्य आहे का पहाटे बंदीजन हाक मारू लागले की परतंत्रासारखे उठावेत लागते सर्व दिवसभर तरी हा सरकार स्नान करा याला हात लावा हे पाणी प्या हे खा अग्नित आहुती द्या अग्नीचे यजन करा आता बोला आता ऐका असल्या गोष्टीत देखील त्याला त्याचे नोकर लोक वागवित असतात आता आला तो वेळ याचक लोक गाठ घेऊन घेऊन त्यापाशी द्रव्यज्या करीत असतात पण त्याचा अधिकार केवळ प्रजेच्या वित्ताचे रक्षण करणे इतक्या पुरताच असल्याने याचकात कोणी महामान्य असून त्यांना द्रव्य द्यावे असे मनात आले तरी देण्याचा हिया होत नाही शिवाय देणग्या देईल तर कोश पडेल न देईल तर तो अदत्त म्हणून लोक त्याचे वैरी बनतात अशाकारणाने त्याला असे क्लेश होतात की एका घटके त्याचे मस्तक फिरून जाऊन नको हे राज्य असा त्याला वैराग्य उत्पन्न होतो कोणी बरेचसे शहाणे शूर किंवा संपन्न लोक एकत्र जुळले हे आपापल्या विरुद्ध कट करीत नाहीत ना म्हणून राजा शंका घेऊ लागतो कधी ही त्याची शंका इतकी वाढते की त्याचे नित्याचे नोकर पण त्यासंबंधी देखील नुसते भर त्याला त्रास देत असते इतके असून मी आता सांगितलेले हे लोक त्याला दोष देतच असतात व त्या सही त्याचे कशा प्रकारे भळ बागावे असे ते लक्षात घे आता जनका दुसऱ्या दृष्टीने पाहिले असता राजा राजा तो काय जो तो आपापल्या घरचा राजाच असतो व आपले घरी यजमानच असतो आणि राजाप्रमाणेच तोही आपल्या राज्यात म्हणजे घरात शासन व कृपा करण्यास समर्थ असतो राजा राजाप्रमाणे प्रत्येकाजवळ स्त्री पुत्र आत्मा कोश मित्र व वस्तुसंग्रह असतातच आणि या गोष्टीचा संग्रह राजा ज्या हेतूने करतो त्याच हेतूने प्रत्येक जण करीत असल्याने सामान्य लोकात व राजात अंतर काहीच नसते खेरीज देशाचा नाश झाला अमुक नगराला आग लागली स्वारीचा हत्ती मेला असल्या शुष्क गोष्टीबद्दल सामान्य लोकाप्रमाणे राजा ही अज्ञानाने दुःख मानतो इच्छा द्वेष भय इत्यादी मानसिक दुःखापासूनही तो मुक्त नसतो माथेशूळ इत्यादी रोगांची दानगाई त्यावर चालूच असते सुखदुःखादी द्वंद्वे त्यावर हल्ले करीतच असतात आणि सर्वभर त्याचे मन साशंक असते राज्याला शत्रु असंख्य व अनेक प्रकारचे असल्यामुळे अशा राज्याचा उपभोग घेत असता रात्रीच्या रात्री त्याला विवंचनेत काढाव्या लागतात एकावता राज्य हे अल्पसुखाने व बहुदुखाने युक्त असल्याने असार आहे त्याची चमक तृणाग्नीप्रमाणे अल्पकाल टिकणारी आहे किंबहुना पाण्यावरील फेस किंवा बुडबुडा याप्रमाणे ते अस्षणिक आहे तस्मात असल्या राज्याला कोणी पत्करावे व पत्करून तरी शांती कसली मिळणार म्हणूनच हे नगर हे राज्य हे सैन्य हे भांडार हे अमात्य ज्यांना तू माझे म्हणत आहेस ही कोणाची याचा नीट विचार कर यतीचे त्रिदंड ज्याप्रमाणे एकमेकांचे आश्रयाने असतात त्याप्रमाणे राज्य हे मित्र अमात्य नगर राष्ट्र दंड कोष व राजा या सातांचे परस्पराश्रयावर उभे असल्याने त्रिदंडाची व राज्याची अवस्था एकच झाली कोणी कोणापेक्षा गुणाने अधिक म्हणता येणार नाही समयाविशेषी या अंगापैकी एखाद्या विशिष्ट अंगाने विशिष्ट कार्य सिद्ध होत असले म्हणजे तेवढ्या वेळेपुरते त्या अंगाचे महत्व मानले जाते इतकेच राजा ही सात अंगे त्याशिवाय वृद्धी क्षय व स्थान ही नीतीशास्त्रोक्त तीन अंगे याप्रमाणे दहा अंगे मिळून राज्य होते आणि ही दहा ही अंगे राजा राजाप्रमाणे स्वतः राज्याचा उपभोग घेत असतात जो राजा उत्साह संपन्न असून खऱ्या क्षात्रधर्माने चालणारा असेल त्याने प्रजाजनांचे मिळकतीचा दहावा अंश कर रूपाने घेऊन संतोष मानावा काही राजे तर दशांशाहूनही कमी वर संतुष्ट असतात सर्व ऐश्वरी एकताच भोगू शकेल असा राजा असणार नाही त्यासारखे इतर राजेही असणारच राजांचून राज्यही सापडणार नाही अर्थात या अवाडव्य पृथ्वीत अनेक राजे व अनेक राज्य असणार तेव्हा एवढ्यानेच मी राजा हा गर्व करण्याजोगे काय आहे राजसत्ता नसेल तर धर्म संरक्षण कसे व्हावे आणि धर्मच नाहीसा झाल्यावर मोक्ष तरी कोठून या भूतलावर राजा व राज्य या उभयतांनाही पावन करणारा असा परमश्रेष्ठ धर्म हा आहे आणि त्या धर्माचे जर कोणी राजा योग्य पालन करील तर ज्यात सर्वपृथ्वी दक्षिणा दिली जाते त्या अश्वमेधाचे फल त्या राजाला रा मिळेल परंतु हे घडते कोठे असो राजा याप्रमाणे राजाची उचित कर्तव्ये व दुःखे यांची नवे अर्थात मी नहीं मै मैं परक्या इतकर, लगट कशाला करू तू माला जो दोष दिलास तो अयोग्य है बर तू आपला गुरु पंचशेख यापासून उपाय उपनिषद उपासंग उपाय म्हणजे निधिध्यासनादी श्रवण मनन ध्यान व यमादिक अंगे निश्चय या सर्व सह सर्व मोक्षधर्म शिकलास त्या अर्थी सर्व पाश तोडून तू निसंग झाला असला पाहिजेस मग या छत्रादिक विशिष्ट राजचिन्हाबद्दल तुझी आसक्ती का असावी मला तर वाटते की तू गुरुजवळ शास्त्र ऐकलेस ते न ऐकल्यासारखेच आहे किंवा तू खरे ऐकले नसता केवळ दंभाने शास्त्र ऐकले असे म्हणतोस किंवा शास्त्राप्रमाणे भाषणारे असे तिसरेच काहीतरी तुझ्या कानावरून गेले असावे तू जर खरोखर अद्वैत शास्त्र जाणत असशील तर या नामरूपात्मक जगतातील नाम म्हणजे केवळ वाचारंभ होय यात खरे काही नाही हे तुला ठाऊक असले पाहिजे आणि हे असूनही ज्या पक्षी तू राजा अधिकार इत्यादी लौकिकी संज्ञाना चिकटून राहिला आहेस व अंतःपुरातील स्त्रिया व त्यांची सुस्पर्श सुखे यांच्या ठिकाणी रथ आहेस त्याअर्थी तुला तत्वज्ञान झाले नसून तू यश्चित मनुष्याप्रमाणे आहे मी माझ्या सत्वाने तुझे ठिकाणी प्रवेश केला म्हणून तू तु ओरडतोस परंतु तू खरोखरच जर सर्व तर माझे करण्याने तुला अपकार तो काय होणार यतींनी शून्यस्थानी वास करावा असा शास्त्र नियम आहे व त्याप्रमाणे तुझ्या ज्ञान शून्य हृदयात जर काही वेळ वस्ती मी केली तर कोणाचा काय अपराध केला बरे हे नरेंद्र मी तुला आपले हात बाहू चरण भांड्या किंवा शरीराचे इतर कोणतेही अवयव यांनी काही स्पर्श केला नाही शिवाय तुझ्या माझ्यात बरी वाईट काही जरी गोष्टी घडली तरी तुझेसारख्या उच्च कुलोत्पन्न मर्यादाशील व दीर्घदर्शी राजाने ती या सभेपुढे उघड बोलून दाखवावी हे योग्य नव्हे हे सभेतील सर्वही ब्राह्मण श्रेष्ठ आहेत व तुला गुरुप्रमाणे मान्य आहे व त्यांचा राजा असल्याने तू ही त्यांना मान्य आहेस याप्रमाणे हा मान्यतेचा प्रकार परस्पर आहे ही गोष्ट धनात घेऊन कोणीही गोष्ट कोणती गोष्ट बोलावी व कोणती न बोलावी हे जर तुला कळत होते तर तू पुरुष व स्त्री या उभयतांचा घडलेला संबंध तू या भरसभेत बोलून दाखवणे योग्य नव्हते हे मैथिला मी जरी तुझ्या चिरले आहे तरी कमलाचे पत्रावर असणारे प्रमाणे तुला स्पर्श न करता राहिले आहे याप्रमाणे मी तुझ्याशी अलग असूनही माझा स्पर्श तुला जर भासत असेल तर तुझ्या त्या पंचशेख गुरुने तुला शिकवलेले ज्ञान केवळ पोचट होते असे म्हटले पाहिजे ए वंच तू भिक्षूच्या नादी लागून खऱ्या गृहस्थाश्रमालाही मुकलास आणि मोक्षतर तर उघडच दुष्प्राप्य तो तुला मिळालाच नाही तेव्हा केवळ मोक्षाचा बाता बोलत तू दोहो डगरी डगरीमध्ये लोंबत राहिला आहेस तू जर मुक्त तर माझे संबंधाने तुझे ठिकाणी वर्णसंकर कसा भावा। कारण एका मुक्ताचा दुसऱ्याशी संबंध झाल्याने किंवा प्रकृती आणि पुरुष यांचा म्हणजे भावरूप आत्मा किंवा रूप प्रकृती यांचा संयोग होण्याने वर्णशंकर होत नसतो मग वर्णशंकर कोठे होतो म्हणशील तर पुरुष व प्रकृती यांचा विवेक न कळल्यामुळे जे देह व आत्मा एकच समजून निरनिराळ्या वर्णाश्रम धर्माबद्दल पृथत्वाने अभिमान बाळगतात अशांनाच वर्णशंकराची बाधा आहे परंतु आत्म्या व्यतिरिक्त अन्य काहीच नाही अशी ज्याची माझ्याप्रमाणे बुद्धी ठरली त्याला दुसरी वस्तूच नाही मग शंकर कसा भावा, आपल्या हातात भांडे असते त्या भांड्यात दूध असून त्या दुधात माशी पडली तर आश्रित व आश्रय या दृष्टीने दूध भांडे व मक्षिका ही एकच आहेत तरी दुसऱ्या दृष्टीने ती केवळ वेगळी आहेत कारण भांड्या दुधाचा गुण नाही व दुधात माशीचा नाही ज्याचे त्याचे गुण ज्याचे त्याचे ठिकाणी स्वयमेव प्राप्त आहेत ते दुसऱ्याचे आश्रयाने आलेले नाहीत याप्रमाणे तू जर खरा ब्रह्मनिष्ठ असशील तर हे निरनिराळे वर्ण व आश्रम वस्तुतः तुझ्या आत्मरूपापासून पृथक असून परस्परांशीही भिन्न आहे मग त्याचे संबंधाने तुझसारख्याला वर्णसंकराची बाधा कशी व्हावी शिवाय मी जातीने ब्राह्मण वैश्य किंवा शूद्र यातील नसून तुझ्याच वर्णाची आहे आणि शुद्ध गुलात माजा मन ले ले कुलात माझा जन्म झाला म्हण असून माझे ब्रह्मचारी अजून बिघडलेले नाही राजर्षी प्रधान यांचे नाव तुझ्या कानी कधीतरी आले असेलच त्याचे कुलात मी उत्पन्न झाले असून माझे नाव सुलभा असे आहे समजलास माझ्या पूर्वजांनी जे यज्ञ केले त्या यज्ञात प्रत्यक्ष इंद्र हा, हा इष्टकास्थानी मांडण्याकरता द्रोणाचल शतशृंग व शक्रद्वार हे पर्वत घेऊन येत असे असल्या विख्यात कुलात जन्मास येऊन मला माझ्या योग्य भरता न मिळाल्यामुळे मी गुरुपासून मोक्षशास्त्राचे शिक्षण घेऊन नैष्ठिक ब्रह्मचऱ्याचा आश्रय करून यतिधर्माने राहत आहे मी, मी खोटा वेश केला नहीं कि दुसर के द्रव्य लुबाड़ नहीं अथवा धर्मसंकर करना ही नहीं मी आपले व्रता बलकट धरून स्वधर्माने राहत असते मी बोल चालते व बोलने तो पुरा विचार केला वाचुन बोलत नहीं आजा तुज कड़े ही जी मी आचार के तुझी बुद्धी मोक्षात रंगली आहे असे ऐकून हा तुझा मोक्ष कसला आहे हे समजून घेण्यासाठी तुझे कल्याणाच्या अपेक्षेने मी येथे आले आहे तुझा माझा जरी पक्षाप्रतिपक्ष असला तरी मी कोणतेही प्रकारे पक्षाभिमानाला पेटून बोलत नाही कारण जो मुक्त झाला तो शांती स्वरूप ब्रह्माचे ठिकाणी घडलेला असल्यामुळे दुसऱ्यावर जय मिळवण्याकरता वादविवादाचे भानगडीत कधीही पडत नाही थे राजा तू यथे सत्काराने वोग्य शब्दा मजे आतिथ्य के लिए मी अत्यंत प्रसन्न जनका संन्यासी ज्याप्रमा नगर एखाद निर्जन घर एक रहा चालता होत तुझे शरीर माला योग्य स्थान मिलाने आज की रे सुखाने मी उदयिक आपे जाम संगत याप्रमाणे सुलभेचे हे सहेेतुक व अर्थपूर्ण भाषण ऐकून राजाला त्यावर दुसरे कोणतेही उत्तर न सुचल्यामुळे तो स्तब्ध राहिला ओम तत्स्य